है तम्चे। तम्चे। या सूत्राचा ढोबळ अर्थ आपण बघितला लागेल त्यावेळेला कथित याचा अर्थ न सांगितलेले न सांगितलेला याचा अर्थ जो संबंध विवक्षित आहे तो संबंध व्यक्त करणारा सामान्यपणे जो शब्द तो प्रत्यय पाडिंजीने सुचवला आहे तो प्रत्यय वापरलेला नसेल म्हणजे त्या प्रत्ययाने त्या संबंधाचं अभिधान केलेलं नसलं म्हणजे म्हणजेच तो संबंध त्या प्रत्ययाद्वारा प्रत्ययाद्वारा सांगायचा नाहीये अशी वाक्याची इच्छा अकरामंत कशी केली आहे की व्यापार आणि पद एकाच ठिकाणी असेल हो कर आता गवमेंट ऑफमध्ये काय होतं तो, तो जातो पण म्हणजे खरं कुठं जातं गम ऋतूचा अर्थ संयो संयोगानुकूल व्यापारचा आहे संयोगानुकूल व्यापार म्हणजे भीमा तुम्ही म्हणजे कशाची व्याख्या आहे संयोगानुल गमनाचा अर्थ आहे हां गमन अर्थ गमन गमनं म्हणजे काय संयोगानुकूल व्यापार संयोग जे पद आहे व्यापार म्हणजे पादप्रक्षेपा व्यापार पावलेट आपण हा व्यापार आहे त्या व्यापारापासून उत्पन्न होणारं जे पद आहे ते संयोग आहे परदेश संयोज दुसऱ्या देशातून संयोग सर्वसाधारणपणे हे स्थळ आहे का पण जेव्हा आपण मग मनसी असं म्हणतो त्याला काय काय म्हणून प्रश्न कळलं नाही एव्ह मनसे हो या गमन का हा आपण महिना तिथे व्यापार आणि कसा वेगळा करतो तुश माझ्याच मनात आहे सोन पण त्याच्यामध्ये म्हणूनच सुरवातीला मी तुम्हाला ही भूमिका स्पष्ट करून सांगितलेली आहे ठीक आहे की याच्यामध्ये या कारक व्यवहारामध्ये आपलं वर्तुळचं पहिलं वाक्य मी तुम्हाला सांगितलं कारकव्यवहार साधनक व्यवहार बुद्ध्यावस्थाने बनणार म्हणजे याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाह्य जगामध्ये ज्या घटना घडतात त्याला तो संपर्क संबंध अनुबंध असणारही स्वतःची इच्छा आहे त्या इच्छेच्या अनुषंगाने गोष्टी होत असतात संयोगानुकूल व्यापार याच्यामध्ये संयोग हा बाह्य जगातील स्पेस याच संकल्पनेशी निगडित आहे असं नाही <स्था> की कुठल्याही ठिकाणचा संयोग असू शकतो संयोग हा शेवटी काय धर्म आहे संयोग हा कुठल्याही द्रव्यांचा होऊ शकतो तो देश त्यांना अभिप्रेत असेल अशाच द्रव्यांचा होईल असा नाही नैयारिकांच्या म्हणण्यानुसार मन हे पण द्रव्यच आहे नैयायिकांच्या म्हणण्यानुसार तेजोवायू आकाश काल या मन हे इथे क्षिति तेजोवायू असा कालधिक आत्ममना वायू अशी नऊ द्रव्य नैयारिकांनी पण बांधलेली त्यामुळे पण इथे मुद्दा असा आहे की मनस हे इथे अधिकरण म्हणून विवर्चित आहे अधिकरण पण याचा अर्थ तिथे तो आकर्मक आहे असा नाही जे सकर्मकत्व तिथे बाधित झालं नाही अर्थात एखादा धातू सकारमक असतो तेव्हा काही विशिष्ट संदर्भामध्ये तो आकर्मक सुद्धा अकर्माकासारखा व्यवहार करू शकतो हेही अनुभवाला मिळतो त्याच्याबद्दलही काहीकरांनी सांगितलेले तिथे तो व्यक्ती येणारे याच्यातून की अकर्मक धातू सुद्धा काहीकराला अकर्मकासारखा व्यवहार केव्हा करतात तिथे पण केवळ पदाणे व्यापाऱ्यांचं सामान अधिकरणे कोणत्या कोणत्या प्रसंगाने अनुभव आला आहे असा एक वाक्यास आहे की महाराजांना पटेट अभियान मानव शेवट अभ्याप हो इतिहासिक अभियाम त्या ठिकाणी फक्त क्रिया सांगितलेल्याच नाही गमतातून हा पाणी पाणीने व्याकरणामध्ये सकरमक आहे सांगितले हे सगळे सकारमक आहेत त्यांचा अर्थ पटा नियम म्हणजे विवक्षा जर का तशी असेल की इथे आम्हाला धातूंचा जो अर्थ हे तो केवळ क्रियारूप अर्थ तो प्राधान्याने कळवून द्यायचा आहे त्या क्रियेच्या अनुषंगाने जी कारक आहेत ते आम्हाला सांगायची नाही आहे अशी जर का व्यक्तीची असेल तर तो धरतू अक्रमक म्हणून पण हे सांगणं हे नेहमी होणार नाही काही कारण संदर्भातच होईल पहिली तुम्हाला तो जर तू सतर्क कोणत्या चुक नाही काही ठिकाणी तुम्ही हा अगदी असं माहिती कारण त्याच्या टाकवलो बरोबर बरोबर म्हणजे याच्यामध्ये ती सरमिसळ आहे एकच एक तुम्ही सांगून घ्यायचं आपण अकथित अंश याचा अर्थ बघतो अकथितमश अकथित याचा अर्थ न सांगितलेला असा सर्व सोपा अर्थ आहे त्याचा आता पुढे आपण बघितलं कोणी न सांगितलेलं तर आणि काय न सांगितलेलं काय म्हणजे कायचा अर्थ उत्तर स्पष्ट आहे काय तर कारकत्व कारक म्हणजे त्या भूमिका कुणी न सांगितलेल्या ज्या प्रत्ययांनी त्या नेहमी सांगितल्या जातात त्यांनी न सांगितले उदाहरणार्थ अपादानकारक आहे हे अपादानकारक अनभिहित असताना पंचमी विभक्तीद्वारे दाखवलं जाते वक्त्याला ते पंचमी विभक्तीने सांगायचं नाहीये अशी वक्त्याची इच्छा आहे पंचमी विभक्तीने ते कारक त्याला सांगायचं नाहीये असं असताना त्या कारकाला याच उत्राने ते अकथित झालं म्हणून कर्म समजे अकथित कर्म असे कर्म समजे धर्मक्षेत्रे पूर्व क्षेत्रमध्ये हे अभिनरण आहे असेल तर पण हा धातू याच्यात आहे का बघा तुम्ही समोर हे जे सोळा आहेत ना त्या सोळामध्ये तो आहे का ही अशी प्रक्रिया ही या सोळा धातूंपुरती आणि यांचा जो अर्थ आहे त्या अर्थाचे इतर काही धातू आहेत त्यांच्यापुरतीच मर्यादित आहे की सगळ्या धातूंना नाही लावतात म्हणजे संस्कृतमध्ये तेवढ्या धातून लागलेली दिसत नाही करायची असेल तर करायचं असेल तर मी चळवळ करून करू शकता प्रश्न नाही आहे उद्यापासून आपण जय द्विकर्मक धातू नाही का कुठला जय द्विकर्मक जातू असं म्हणा किंवा आपण द्विकर्मक धातू करूया सगळ्यांना हाँ, हाँ, हाँ। दादू असं मुद्दा असं आहे की संस्कृत मध्ये एव्हरेस्ट हे दिसतात त्यांच्या बाबतीत ती घटना घडलेली दिसते म्हणून कौमोदीमध्ये काय सांगितलं होतं काय अर्थ दिला होता अपाद आपण वाचला होता की जरा अपादाना विशेष अपादानाधी विशेष विशेष म्हणजे एकमेक एकमेकाहून भिन्न विशेष असा अर्थ एक दुसऱ्याहून भिन्न म्हणजेच विशेष एक, एक दुसऱ्याहून जे भिन्न असतात आपण विशेष म्हणतो तसे जे नसतात त्यांना आपण समान असं म्हणतो एका आंब्याच्या शेजारी दुसरा आंबा ठेवला तर आपण म्हणतो दोन्ही सारखेच आहेत पण एका आंब्याच्या शेजारी आपण सफरचंद ठेवतो आपण म्हणतो हा आंबा आहे हे सफरचंद ते, ते दोघं एक दुसऱ्यातून वेगळे विशेष विशेष फळ म्हणून अपादानाने विशेष अपादान आदी याचा अर्थ संप्रदान अधिकरण हे झाले या विशेषांनी म्हणजे या विशेषकारकांनी अपादानादी विशेषही विभक्शकांनी अपादान इत्यादीचे जे विशेष आता या विशेषांमध्ये तुम्ही त्यांनी त्यांना व्यक्त करणाऱ्या विभक्ती असेही अंतर्भूत करू शकता कारण अपादानाचा विशेष काय त्याला व्यक्त करणारी विभक्त ठराविक विभक्त त्यांनी अपादनादी विशेषही अविवक्षितम त्यांनी जे व्यक्त व्हावं अशी वाक्याची इच्छा नाही अशा कारकाला अशा अकथितला या सूत्राने कर्मसोज्ञ अपादानादी विशेषही अविवक्षित कारकम कर्मसोज्ञ अविवक्षित हा अकथित याचा अर्थ आहे आणि त्यांनी कशातही अकथित अपरादाना दि विशेष येईल असा त्याचा अर्थ सांगितलं आता असं असल्यामुळे स्वाभाविकच या अकथित कर्माचं जे मुख्य इष्टतम कर्म आहे त्या कर्माच्या तुलनेत स्थान गौण आहे म्हणजे अकथित कर्म जे आहे ते गौण कर्म आहे आणि जे इप्सीचं तम कर्म आहे याच धातूच्या संदर्भात ते मुख्य कर्म आहे कळलं या गौण मुख्यत्वाचं बीज त्याच्या स्वरूपातच आहे की जे मोलचं अपादान आहे पण अपादान ज्या प्रत्ययाने व्यक्त होतं त्या प्रत्ययाद्वारा ते व्यक्त करायचं नाही आहे अशा त्या अकथित अपादानाला कर्मसज्ञ दिली म्हणजे मुलच्या अपवादाने पण आत्ता कर्म झालं या अर्थी ते गौण झालं गौण आणि जे इप्सीचं तम आहे ते सरळ सरळ व्यापाराचा प व्यापारजन्य पदाचा आश्रय असल्यामुळे त्या धातूच्या संदर्भात ते मुख्य कर्म अशी या दोन कर्मांची आपल्याला विभागणी करता येते गौण आणि मुख्य ह्या विभाग या धातूंच्या संदर्भात आता पुढच्या कारिकेमध्ये सोळा धातू निर्देश दिलेले सरळ सरळ त्या सोळा धातूंसार पण दोन गट केलेले आहेत पहिले बारा आणि नंतर ते चार दुर्गा याच क्वच दंड हो मग हे कोणाचाही आश्रय असणार नाही म्हणून तर ते गौण करणार हे म्हणून स्पष्ट करून काय सांगितलं अपादानादी विशेषही अविलक्षित मुळस अपादान आहे अपादान ज्या विशेषांनी ज्या प्रत्येकाने व्यक्त होईल त्या प्रत्येकाने ते व्यक्त करायचं नाहीये अशी वक्त्याची इच्छा आहे म्हणजे हे फलाचा आश्रय निश्चित नाहीये इतर कशाचा तरी आश्रय एखाद्या वेळेला ते व्यापारश्रयाचा आश्रय असेल म्हणजे अधिकरण असेल किंवा एखाद्या वेळेला ते प्रकृत धातूवाच्य धातू अवाच्य विभागाचा आश्रय असेल म्हणजे ते अपार असेल तसंच संप्रदा नाही असेल ही तीन आपल्याला कारकं दिसतात याच्याला बाकीची कारकं प्रामुख्याने दिसत नाहीत च कार उदाहरणामध्ये ते स्पष्ट केले म्हणून आता पुढच्या वाक्यामध्ये ती कारिका सांगितलेली आहे ना दुहयाच पचदंडूंची यादी आहे दुहयाच पचदंड रुधीप्रच्छी शास मत मूषाम षष्टी बहुवचन हे एकच शब्द आहे या धातूचा या धातूंच्या कि धातूं संबंधा जे कर्मयुग कि याधातूं जे कर्मयुग कर्माशी जे जोड़े मना च कर्मयुग सीहाम त्याचप्रमाणे नी रु कृष्ण आणि वह या चार धातूंच्या बाबतीत सुद्धा असंच होईल कर्माशी जे जोडलं जातं कर्म म्हणून जे जोडलं जातं म्हणजे इच्छित मग नाहीये कर्म म्हणून ते जोडलं जात कर्म म्हणून ते सांगितलं जात कारकाला कर्म असं म्हणायचं अगथित कर्म असं म्हणायचं बरोबर त्याच्या पुढे आता सगळी उदाहरणं दिली इथपर्यंत आपण आलो होतो त्याच्यानंतर मला वाटतं आपण उदाहरण देखील बघित होतो चार ते आता आपण उदाहरण बघूया स्पष्ट होईल आणि त्याच्या फक्त कारण आणि मुख्य रचना त्या अनुषंगाने आहे ही जी सगळी वाक्य उदाहरणाची दिलेली आहेत ती सगळी कर्तरी प्रयोगाचे वाक्योग्धी पयम दोग कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे कलिंग याचते वसुधाम अभिनीतम विनयम याचते तंडुला पचती गर्गा दंडय व्रजमधी अणबखं पंथान पृच्छतींची सगळे वाक्यमचिला वाक्य सगळ्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग मी प्रश्न आहे पद आणि कर्तृवाचक अशा क्रे अशा तीन प्रत्ययाचा तिथे प्रयोग आहे कुठेही य प्रत्यय नाही आहे कर्तृवाचक प्रत्यय ना ही बाब नोंद घेण्यासाठी आहे त्याच्या अनुषंगाने आपण पुढे बारा आणि चार ही जी विभागणी आहे त्याची चर्चा करू आधी आपण उदाहरणं बघू आणि ही कल्पना तिथे समजून घेऊ कोण कसं अकथित आहे पहिलं उदाहरण आहे गाम पया हा जोधी आपण गेल्या बोललो होतो hmm. दोगया अर्थ दोग न करनी विभाग करने विभागागा आश्रय दूध है दूध फला आश्रय है मन कर्म है ज्यादा <coughs> विभाग आश्रयाच आश्रय गाय है दूधा आश्रय गाय है प्रकृत धातु अवाज्य विभागाश्रय है मन तिथे खरतरते व्याख्यानुसार अपादान अगदी क्रुडली बोलायचं झालं तर गायीपासून दूध काढतो असा त्याचा अर्थ आहे गुजरातीमध्ये कस म्हणतात षष्टी हा नाही पण गायने दोहे छे असं म्हणतात पण गायने गायने दूध दोहे छेऊ नाही का अथवा दूध नाही अथवा गायलो दूध निकाल ते मराठीत पण नाही असं मराठीला पण म्हणत नाही गाईला दुधाला अस नाही म्हणत तेच ना म्हणजे असं पण नाही म्हणाला इतके वेलन झालं हो गाय तसं आपण नाही म्हणत असं नाही गाईचं दूध काढतो गाईचं दूध किंवा गाईला दोतो असं म्हणून गाईपासून असं गाय ही तिथे अपादान म्हणून खर तर संबद्ध आहे पण बघत्या अपादान ही त्याची भूमिका तिथे पंचमी विभक्ती वापरून सांगायची नाही आहे अपादाना दि अ अपादान विशेष तिथे अविवक्षित आहे अशा प्रसंगी गाय त्याचे हा जो पदार्थ आहे अपादान ही भूमिका बजावणारा त्या त्याला अकथित अशी संज्ञा येऊन पुढे त्याला कर्म अशी संज्ञा झाली अकथित कर्म झाले आणि प्रस्तुत संदर्भामध्ये दोघधी या क्रियापदामध्ये असलेल्या ती प्रत्ययाने कर्त्याचं अभिधान होत असल्यामुळे इतर सगळ्या कार्यकर्तं काय होणार अनविधान अभिधान म्हणजेच कर्माचं पण अनभिधान झालं आणि अनभी ते कर्मणी बघितलंय द्वितीय विभक्ती म्हणून त्या दोन्ही कर्मांची द्वितीय विभक्ती करायची म्हणून मग गाम पया हा दोघी असं वाक्य झालं गाम पया हा दोघी पुढचा हातू आहे याच याच्या धातूचं उदाहरण काय आहे बलिम याचके वसुदा बलिम याचके वसुधा याच्या धातूंचा जो व्यापार आहे मागणे त्याचा व्यापार मुख कक्षाला मुख प्रसारण वगैरे याचा हस्तप्रसारण असा जो काही व्यापार आहे तो आणि त्यानंतर प्रत्यक्ष इच्छा विषय करणं त्याला इच्छा इच्छेचा विषय केलेला आहे विषय केलेला आहे तो विषय त्याचा आश्रय तो विषय ज्याच्या ठिकाणी तो कर्म झाला तो इथे वसुधा हा आहे म्हणून वसुधा हे झालं फलाचा आश्रयभूत म्हणून कर्म आणि अर्थात ही वसुधा त्या बलीने ज्याच्या कडून मागितली आहे म्हणजे ती आत्ता वसुधेचा ज्याच्याशी संयोग आहे तो संयोग तुटला आणि विभाग झाला त्या विभागाचा आश्रय बली आहे म्हणजे बली हे इथे खरं पाहिलेलं अपादन आहे म्हणजे बलीकडून त्याने पृथ्वीला मागितलं पृथ्वी मागितली असं मराठीला पण म्हणतोय असं बलीकडून त्याने किंवा आपण बलीला पण म्हणतो मी त्याला पुस्तक मागितलं किंवा त्याच्याकडून पुस्तक मागितलं असं दोन्ही म्हणतात पण हो असं म्हणायला काहीच अडचण नाही बळीची बळीची भूमी मागितली पण नाही बलीने नाही वामनाने बळी बळीची भूमी मागितली हे म्हणायला काही अडचणच नाही आहे पण इथे काही काही संघर्षच येत नाही सरळ सरळ हां इथे काही संबंधच तो संबंधच नाही इथे तुम्ही सरळ सरळ भूमीबद्दलच तुम्ही मागणं असं म्हटल्यानंतर मागणे असं असल्यानंतर भूमी हे त्याचं कर्म आहे आणि बळीचा मागण्याशी काही संबंधच नाही आहे संबंध भूमीशी आहे असं तुम्ही या वाक्यामध्ये बळीची भूमी मागितली असं म्हटना म्हटल्यानंतर पण तुम्ही असं म्हणालात की त्याने बळीला भूमी मागितली किंवा त्याने बळीकडून भूमी मागितली किंवा बळीचा मागण्याशी संबंध येतो बळी हा तिथे अपादान आहे मागितली म्हणजे बळीचा त्या पृथ्वीशी संबंध होता त्याचा विभाग झाला तो विभाग इष्ट होता म्हणून बळी हा तिथे अपादान होईल पण तो त्या अपादानाच्या विशेषाने विवक्षित नाही म्हणून तो अकथित झाला आणि अकथित असल्यामुळे आणि कर्म अनभिहित असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती झाली तसंच पुढचं वाक्य अविनीतम विनयम याचते जो अविनीत आहे आणि जो संस्कार आहे त्याच्याकडे संस्कार कोण होतो विनियम याचिकेत तिथे पण मगासाठीच अर्थात इथे काय आहे की तिथे संप्रदानाचा पण भाग आहे मागने याचा अस तीच क्रिया असली तरीसुद्धा कारण संस्काराचं हिनत्वच आहे त्यामुळे <coughs> त्याच्याकडे विभागाचा संबंध नाही आहे त्यामुळे तो कर्मद्वारा संबंधित म्हणून संप्रदान अर्थदृष्ट्या असं होऊ शकतो किंवा दुसरे काही लोक असं म्हणतात अविनीत म्हणजे जो अकुशल किंवा संस्कारहीन आहे बऱ्या त्या संस्कारहीनाकडे संस्काराची याचना केली करतो असा वाक्याचा अर्थ आहे तर इथे जो अविनीत आहे तो आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे संप्रदाय होऊ शकतो तर दुसरे काही लोक म्हणतात त्याप्रमाणे बुद्धिकृत अपादन अशी एक व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेनुसार तो अपादनही होऊ शकतो अभिनीत म्हणजे याचना केलेली आहे त्या विनयाची त्या विनयाचा जो उद्देश आहे त्या जो अभिनीत असंस्कारी आहे त्याच्या उद्देशाने हे हा विनय मागितला दुसऱ्यापणाकडे देवा या अभिनीताला विनय दे हा जो एक असंस्कारी आहे त्याच्यासाठी तू मला विनय दे या अभिनीतीचा अभिनीताय असा असा हा म्हणजे तो अभिनीत उद्देश देवाकडे कोणीतरी याचना करतोय की हा जो कोणी एक असंस्कारी जीव आहे त्याच्याकरता तू मला किंवा त्याला विनय दे त्याला शिक्षण दे किंवा त्याला संस्कार दे म्हणजे कारण तो अविनीत आहे म्हणजे त्याच्याकडे विनय नाही आहे त्यामुळे त्या विनयाचा त्या अभिनिताहून विवाह होणं अपेक्षित नाही कारण त्याच्याकडे नाहीच आहे म्हणून मार। इथे अपादान ही समज अपादा घेणं हे कठीण वाटू शकत दुसरी एक अशा व्यवस्था आहेत केलेल्या काही गोष्टी काढलेल्या जसात बुद्धीकृत अपादनं असं म्हटलं बुद्धीकृत अपादन प्रत्यक्ष एखादी गोष्ट तिथे असण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या बुद्धीतच दोन गोष्टी एकत्र आहेत असं म्हणतो आणि पण इथल्या वाक्यामध्ये ते बुद्धिकृत अपदा शक्य आहे का कारण म्हणजे त्याच्यासाठी असा जर म्हणजे एक अर्थ धरला नाही मग अर्थ पण वेगळा अर्थ वेगळा करूनच हा अभिनीताकडे विनय आहे असं समजून त्याला लाचातू तंडू लहान बोधना बोधनान पचत क्वच धातूचा जो अर्थ मऊ म्हणे विकृत्यनुकूल व्यापार तो जो विकृती रूप फल जे आहे ते ओदनाच्या ठिकाणी राहत आहे नाही ते ओदनाच्या ठिकाणी राहत आहे म्हणून ते एक विकसिततम कर्म आहे आणि हे विकसिततम कर्म आपण शेतातून आणलेले जे भाताचे काय म्हणू भाताच्या लोंब्या किंवा काय तो जो भात आहे की ज्याची अजून तुस जशी पूर्ण निघालेली नाही असा जो काही भात आहे त्याच्यापासून हा महूभात सुजवतो असं म्हणायचं म्हणजे खरं तर त्याच्यापासून असा अर्थ अभिप्रेत आहे म्हणजे अपादान हा अर्थ पुन्हा इथे अभिप्रेत आहे तिथे बुद्धिवीरचं अपादान आहे पण पासून म्हणजे का तुम्ही वेगळं करत नाही त्याच्यापासून नाही करत तोच भात आहे तोच दाणा आहे दाण्यापासून तुम्ही काहीतरी दुसरं वेगळं नाही करत तुमची एक कल्पना होती त्या कल्पनेमध्ये तो दाणा जो होता त्याचं स्वरूप बदललं एवढं झालं ते स्वरूप तुम्ही जाणून घेता तुमच्या जाणिव्यामध्ये फरक पडलेला आहे आणि तो तो भारतच आहे आधी पण होता आणि आत्ता पण आहे आता फक्त तो मऊ झाला फिजिकल पण त्याच्या धर्मामध्ये पण फरक झाला पण परिणामत बघण्याच्या दृष्टिकोनात पण बदलला अशा व्यक्तीने बुद्धीकृत आहे असं म्हणता येईल आणि म्हणून इथे म्हणजे खरंतर तंडुले भ्या तंडुले तांदळापासून भात शिजवतो ता आणखीन कशाचा भाग असतो मला माहिती नाही असू शकतो ना तशा शेवया वरीचा भाग म्हणजे वरीपासून भात शिजवतो असं तिथे म्हणताय मराठीमध्ये असं आपण म्हणत नाही मला वाटतं तास षष्टीचा प्रभाप षष्टीचा वापर त्या षष्टीमध्ये पण हाच कदाचित भाग अभिप्रेत आहे बघा ष्ठीमध्ये हा जो पासून संबंध आहे तो लपवला गेला एक प्रकारे आ, आ, एक प्रकारे संस्कृतमध्ये अकथित कर्मामुळे द्वितीय विभक्तीमुळे जो काय करून म्हणतो उघडे वाघडेपणा धसमुसळेपणा किंवा असं अगदी सत्य चांगलं अशा शब्दांमध्ये बिबत्स वाटेल अशा शब्दांमध्ये तसं काहीच ते होतं ते टाळण्यासाठी म्हणून षष्टीचा मराठीत पण वापर करतो इतर गुजरातीमध्ये सुद्धा असा तो मार्ग त्यांना काढलेला आहे स असं म्हटल्यानंतर सामान्य संबंध आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाईपासून ते वेगळं कलं असं नाही ते जर ऐकायला कसं तरी वाटत नाहीतर आधुनिक कवितांमध्ये वगैरे असं दिसतं जर आम्हाला आधुनिक त्याच्यामध्ये मराठी कविता वगैरे का बोलवा आला म्हणून मी वाचू असं म्हटलं आणि मला एका पानाच्या पुढे वाचलंच ना कारण हिंदू नाही ते काय बरं अशा काहीतरी आहेत कादंबऱ्या झाल्या हो ना विचारायचंय कि नाही आता इथे जे उदाहरणं आले आतापर्यंत त्यात आ... हा ग्राम्यता टाळण्यासाठी अशिष्ट प्रयोग वाटत अर्थदृष्ट्याला आपण म्हणतो की हे असं नाही बोलायचं याच एका कारणाने मग बाकी सगळ्या धातूंच्या बाबतीत पण आहे हे घडतंय ते प्राय हा अशाच त्याच्यामुळे दिसतय त्याला दुसरं आणखीन काही कारण म्हणतो पाणी त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आता सुद्धा जेव्हा आपण अर्थदृष्ट्या विचार करतोय ना तेव्हा आपण असंच म्हणतोय की गाय गायीपासून झालेला विभाग कशाचा दुधाचा हे गाई पासून असा आपण म्हणतो आपल्या भाषेत सुद्धा पण पुढे आपण असं म्हणतो की हे असं बोलण्यापेक्षा तो जो पासूनचा भाग आहे तो पण भाषिक शब्दाने झाकावा पण काय हे एक जाकून दुसरं वगैरे सहजन्य शब्द गाईचे दूध काढल्यानंतर शक्तीचा काय अर्थ आहे काहीच तेच ना मला तोच न येतो ना मग तोच महत्वाचा वापर मला हे म्हणायचं की तिथे वापरत होते तिथे षष्टी वापरतात काही येते बरोबर मराठी पद्धत आहे तेच म्हणायचे मला त्या च मध्ये काही अर्थ येत नाही हेच तर अभिप्रेत आहे नाहीतर तिथे पासून असा अर्थ तुम्हाला सांगताना असता पासून असं म्हणाल्यानंतर ते कदाचित इतकं योग शिष्टसंमत झालं नसतं योग्य झालं नसतं म्हणून मग तो जो संबंध आहे तो चा ह्या शब्दाने झाकला चा असं म्हटल्यानंतर संबंध सामान्य तुम्हाला कळला म्हणजे गाईचा आणि दुधाचा काहीतरी संबंध एवढा तुम्हाला कळलं तुम्ही जे शिष्ट संग वगैरे म्हणताय ना हो असं काही नाही आहे म्हणजे असं मला वाटत हो अतिशय असं काही नाहीये हळूहळू भाषेमध्ये हा रूल झाला हो त्यामुळं आता आपण तुमच्या अशी बरोबर त्याच्याविषयी माझं दुःमत नाही आहे मी फक्त एवढंच म्हणतो की असे प्रयोग जे आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्या देण्या आणि देण्याचा प्रयत्न केला तो आपण समजून घेतो त्याच्यामध्ये हे एक कारण दिलेलं दिसतं ते एकमेव कारण आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण त्याने नाहीतर मग त्याने अकथित असं कशाला म्हटलं ते आपण समजून घेतो का अकथित असेल नाही मला त्याचं दुसरं कारण दिसत नाही अकथित म्हणण्याचं कारण काय की हा जो समाधानक संबंध जो आहे तो सरळ का नाही सांगायचा सांगा ना सरळ सराग, सरळ सांगा तुम्ही तो का नाही सांगायचा त्याचं काय कारण आहे ते समजून येताना हे एक कारण असावं असं दिसतंय असं असं केलंय पया दोघी म्हणजे संस्कृत जे आपण वापरलं हो तर ते अशिष्ट ठरेल का हो म्हणजे अयोग्य म्हणजे व्याकरणी कदृष्ट्या ते नाही अयोग्य ठरणार पण ते अशिष्ट ठरेल तसं कथा जे शिष्टाने प्रघाताने म्हणजे आपण पाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या व्याकरणात तुम्ही असं ठरवलं की मला या व्याकरणानुसार बोलायचं तर ते असिस्टंट ठरेल तुम्ही असं म्हणा मला पाणीनीय व्याकरणानुसार बोलायचं नाही मग आम्ही येणारच नाही <laughs> जसं ते हे होते ना जोक सर होते ना ते म्हणायचं की तुम्ही तुमच्या शुद्धलेखनाचा नियम मला सांगा आणि त्यानुसार तुम्ही लिहा त्यानुसार मी तपासतो तुम्ही का <laughs> बघूया असं ते म्हणायचंय एकच आहे आम्हाला या शुद्धलेखनाचा नियम मान्य नाही नको मान्य तुम्हाला तुमचे काय नियम आहेत काही नियम आहेत ते तरी सांगा त्यानुसार तरी येत शून्य नियम विषय पुढे येणार आहे म्हणजे माझ्या मनात विद्यालय विद्यालय हा त्यामध्ये आपण विद्याया होत्याची काय ठराविक काही उत्तरं आहेत ती तुम्हाला देता येतील मला कारण ज्या उदाहरणार्थ या संदर्भामध्ये समाजविधायक सूत्र आहेत ना पाण्या तिची त्याच्यामध्ये मर्यादा विद्या हेही आल्या आहात त्याच्यामध्ये स्प स्पष्टपणे तुम्हाला पाणेनीने सांगितलेला मागायचा तो, मुद्दा तुम्ही पाणेनीने सांगितलेल्या भाषे व्याकरणानुसार संस्कृत भाषा वापरणार आहात तर तुम्हाला या चौकटीत काय आहे ते आपण सांगू की तुम्हाला बघावं लागेल तुम्ही असं घोषित केलं की आम्हाला याचं काही घेणं नाही देणं नाही इतर वय्याकरण काही गेला असंच म्हणतात बाकीच्या गोष्टींकडे बघत नाही तुम्ही अपूर्ण राहिली काही एखादं एखादं हे सुटलं वगैरे ते माझं आम्हाला काय याचं आम्हाला तरी हे नको सांगू नका पण म्हणून आपण पाणीनीय व्याकरणामध्ये त्याचं स्पष्टीकरण कसं केलं आहे ते आपण बघू पण असं पाणीच्या व्याकरणाला पण ही समस्या आलेली आहे पण नंतरच्या टीकाकरांनी याच्यावर मार्ग पण तरी शोधलेले आहेत पण ते तोकडेच आहे म्हणजे कुठेतरी हे सगळं यंत्र अपूरच पडणार आहे वाहता प्रवाह आहे हे स्थिती शास्त्र असायलाच त्यामुळे आता अकथितमच असं आपण समजून घेतो आणि त्या अकथितमच याचा असा अर्थ की न सांगितलेला आतापर्यंत आपण काय काय बघितलं दोघ धातू बघितलं पच आणि पच पण बघितलं आता पुढचा धातू काय आहे दंड दंड गर्गानशतम दंड येते गर्गानशतम दंड यामध्ये दंड येत या, या क्रियापदाच जे इप्सीच कर्म आहे ते आहे शतम शंभर रुपयाचं दंड करून दोन्ही मिक्स असल्यामुळे दोन्ही चालू दंड येते आमच्या या पुस्तकात काय दंड दंड येते तर शतक जे इथे इसुकतम करणे व्यापाराचा व्यापारजन्य फलाचा आश्रय असल्यामुळे आणि अर्थातच हे जे शत शंभर रुपये होते हे अधिक गर्गांकडे होते गर्गाचा आणि शंभर रुपयाचा संयोग होता या प्रस्तुत क्रियेमुळे तो विभाग घडून आला म्हणून गर्गजे इथे अपादान कारकाच्या व्याख्येमध्ये बसणारे आहेत पण हे अपादान कारकाला कारक त्या वक्त्याला वापरायचं नाही आहे अपादनकारक म्हणून त्यांच्या मी वक्ती वापरायची नाही आहे वापरायची म्हणालात तर गर्गे भ्या असं करावं लागेल गर्गांकडून शंभर रुपये आता आपण मराठीमध्ये त्याला जुळवून घेतो गर्गांकडून शंभर रुपयाचा दंड वसूल करतो वगैरे असं म्हणतो आपण कडून वापरूल पण असं नाही म्हणणार आपण गर्गांकडून शंभर रुपये पण मराठीत दंडाच्या वेळेला त्याला दंडाने के। दंड केला असं पण गर्गाना दंड केला असं म्हणतो तिथे संप्रदाना संप्रदानाला दिलेलं आहे असं म्हणतो द्विती कर्म किंवा चतुर्थी पण आहे असं म्हणतो संप्रदाना ते दोन म्हणून तिथे काही फरक कर्मर कसा का म्हणतात नाही पण इथे प्रक्रिया साडे शेतकरी दंड धातूच्या संदर्भात पण अपाद आहे असं तुम्हाला दिसेल पण ते अपादान म्हणून विवक्षित नाही म्हणून ते असं तिथं कर्म झालं आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मागा तुम्ही म्हणतोय की इथे दंडयती यामध्ये जो ती प्रत्यय आहे त्याने करता हा अर्थ उक्त झाल्यामुळे इतर सगळी कारक कर म्हणजे कर्म अनुक्त म्हणजे अनभिहित अनुक झाल्यामुळे अनोक्ते कर्म आणि द्वितीय असतात या न्यायानुसार या अकथित कर्माची सुद्धा द्वितीय विभक्ती झाली त्याच्यात गरगान हा जो शब्द आहे गरगान हा गरगान या शब्दाचं रूप काय आहे बरोबर शब्दाचं गर्ग बरोबर आहे दुसरा पण एक रूप आहे तो म्हणजे गार्गीय गार्गीय गार्गीय ह्या शब्दाचं द्वितीय बहुवचन पण गर्गानच असते आणि इथे गार्गीय असं तर अभिप्रेत आहे गर्गाचे जे वंशज ते गर्गाचे जे वंशज अनेक वंशज त्या वंशजांना दंड केला प्रत्यर्थक त प्रत्ययांचा बहुवचन प्रत्यय पुढे असताना लोक सांगितलेला आहे बऱ्याच ठिकाणी जोपर्यंत तो गरिब्याला त्यांना पैसे देत नाही जोपर्यंत वियोग होत नाही तर वापरू शकतात हां म्हणूनच काय त्यांनी म्हटलेलं आहे माथुरा हा पाटलीपुत्र एक हा जे आहेत ते पाटलीपुत्रात राहणाऱ्या लोकांपासून जास्त अढ्य आहे जास्त त्यांच्याकडे दण आहे इथे कसं काय तुम्ही अपादान केलं झाले का ते वेगळे झाले का ते नाही झाले तुम्ही काय केलं तुमच्या बुद्धीमध्ये ते माथुरं आणि पाटली एकत्र केले आणि आता मग आड्य कोण आहे आड्य हा धर्म कोणाकडे आहे किंवा आढ्य तरत्व हा धर्म कोणाकडे आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुद्धीमध्येच त्यांना वेगळं केलं प्रत्यक्षात तुम्ही वेगळं नाही केलं प्रत्यक्षात तुम्ही असं म्हणाल तात की माथुराच्या वेळीकडे आणि पाटली पुत्राच्या सगळीकडे असं नाही केलं तुम्ही अजून ते तसेच आहे सर तशीच आहे तुम्ही काय म्हणता तुमच्या बुद्धीमध्ये की हे मातुराचं घर आहे हे पाटली पुत्रकांचं घर आहे आपण समजूया की हे आढ्यतरांचं आहे आणि हे आढ्याचं अशी ती त्याला अपादान असं म्हणतात बुद्धीकृत अपादान तुमचं बलवत्तर हा पंचमी वृश्चिकाळ <laughs> तू कुठे म्हणजे हे बुद्धीकर्चाच आहे अपाधान पतंजली ते महाराष्ट्रामध्ये हे बुद्धीकर्च अपादानं घेऊन असं सांगितलं की पाणिजीने गेलेल्या अपादानं सोनेची पुढे जी सूत्र येणार आहेत त्या सूत्रांची आवश्यकता नाही असं त्याने सगळं पतंजलीने सांगून टाकलं तू सगळे सूत्रच नको बुद्धीकर्च अपादा तेवढं ठेवा असं त्याने म्हटलेलं जो अपादान असं नाही होणार काय आपण तिथे आणखीन स्पष्टपणे आणि पतंजलीने का असं म्हटलं बघू त्या आता आपण पुढच पुढचा जातो या दंड झाला पुढे काय प्रजाम अवरणांची गाम इथे अधिकरण हा अर्थ अभितो बरोबर आहे ना ब्रजम अवरुण दिगाम म्हणजे ब्रज जे आहे देश ब्रज देश त्या ब्रजदेशामध्ये गाईला अडवलं अडवलं काय म्हणतात गुजराती मध्ये व्रज हे अधिकरण आहे अधिकरण म्हणजे आता अवरुण याच्यामध्ये गाम हे जे आहे हे इष्टतम कर्म आहे त्याचा जो आश्रय आहे तो व्रजदेश आहे है? है संस्कृतच जातो अपग्रज व्रज हे त्या स्वलाश्रयाचं आश्रय आहे म्हणजे अधिकरण आहे पण इथे ते अधिकरण म्हणून विभक्षित नाही कर्मसंज्ञ झाली प्रकृत सूत्राने अकथित झाली आणि मग कर्मसंज्ञा झाली आणि मग ते अनभित असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती झाली रचम गाम अवर्णती पुढचं हे मानवकाय नाही मानवकम पंथान पृच्छते असं आहे ना मानवकम पंथान पृच्छती इथे प्रच्छतू आहे विचारणे या अर्थाचा आणि त्याचं एक कर्म आहे मार्ग पंथानम या मार्गाचा उद्देश तो मानवक आहे मानवकासाठी तो रस्ता विचारतो एखादा मानवक म्हणजे एखादा वेदाचं अध्ययन करणारा मुलगा एका गावाहून दुसऱ्या गावीत चाललेला आहे त्याला रस्ता माहिती नाही मानवक याचा अर्थ वेदांचा अध्ययन करणारा मुलगा म्हणून ते मग का मग चांगलं तुम्हाला दाखवलं होतं ना उदाहरण घेयो मानवकच सामनाम हा मुद्दा म्हणून तसाच तो आला होता माझा साम सामनाम म्हणजे साम सामांचं गायन करणारा गेय म्हणजे गायन करणारा असा आहे म्हणून मानवकम पंथान प्रचि तर जो मानवक आहे त्याच्या उद्देशाने तो, तो, उद्देश तो मार्ग विचारतो मानवकमधान काय मुदारा विचार आता मी सांगितलं त्यात तो अर्थ नाही दुसऱ्या कोणाला तरी तिसऱ्या माणसाला त्या मानवकासाठी मानवकडव आणि तो विचारणार आहे दोघे अनधिज्ञ आहेत त्या मार्गाबद्दल हो बरोबर तिसऱ्या माणसाला त्याच्या उद्देश हो कारण मानव वेदाध्याय त्यामुळे त्याला बाह्य जगाचा संपर्क नाहीये त्याला माहिती नाही आहे म्हणून तो त्याला विचारतोय कि त्या दुसऱ्या माणसाला अरे ह्या तिकडे जायचंय तुला माहितीच असतात अजून एक माणूस म्हणून मानवकम पंथान तुझी वाक्य संदिग्ध होत नाही का मानवकाला मानवक आहे पण तिथे त्याला अपधान असं म्हणायला पाहिजे मग संप्रदान म्हणून चालणार नाही मानवका कडून रस्त्याची माहिती घेतो असं चालत किंवा रस्त्याविषयी प्रश्न विचारित अकथित असं म्हणायला पाहिजे पण म्हणून तसं म्हणून मी मुद्दाम तसा अर्थ घेतला नाही ते मग तुम्हाला तिथे काय कि सगळे तिथे तुम्हाला संयोग दिसतो आहे आणि त्या संयोगातून घडणारा विभाग पण अभिप्रेत आहे याचना याचा अर्थ मागण्याचा अर्थ तो आहे तुमच्याकडे एखादी वस्तू आहे ती तुम्ही मला द्या तुमचा विभाग हो असे तसा विभागाचाही नाहीये बरोबर कथा जर बाजूला ठेवली आणि तिथे जर वेगळं वाक्य टाकलं तर तिथेही ते दोन अर्थ होऊ शकतो संप्रदा अपघात यामध्ये गोंधळ कायम तो संदर्भानुसार कित्येक वेळा स्पष्ट होईल पण त्या डाकूच्या अर्थाच्या संदर्भानुसार तो स्पष्ट होऊ शकतो मार्ग जो आहे मार्ग तो इतम कर्म आहे आणि त्या कर्माचा संबंध मानवकाशी फक्त उद्देश येणार नाही त्या म्हणजे कर्मणायम अभिप्रेत कर्माद्वारे तो, इच्छे तो या पोचू इच्छित व्यवस्थेनुसारे मानव संप्रदाय नहीं सुरक्षा अवचिनौती फल इन अवचिनौती जो गोला करते है तो फल करो है फच नव्हती फळ हे त्याचं इच्छितच ही फळं झाडावरून आता वरून असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये अधिकरण पण आहे आणि अपादान असा पण अर्थ मराठीत अभिप्रत असतो गुजरातीमध्ये पण असत आहे ना परती परती म्हणाला कि अधिकरण पण आहे आणि अपादान पण आहे दोन्ही त्याच्यामध्ये येतात झाडावरून फळं काढतो म्हणजे अपादान झाला तो झाडावरून फळं गोळा करतो एकत्र करतो पण ते अपादान म्हणून अभिप्रेत नाही म्हणून वृक्षन होती फळ या सगळ्या वाक्यामध्ये कर्ता अभिप्रेत आहे म्हणजे त्याने होणार पण तिथे तिथे कुठेच कर्तृपद दिलेली नाही तर त्याचं कारण काय आहे त्याच कारण तो सगळं एकच म्हणजे ती याचा जो तीन प्रत्यय आहे त्या प्रत्ययाने करता हा अर्थ उत्तर सामान्यता आता विशेष कोण आहे याचे त्याला इतकं हे नाहीये त्याला शब्द वाचवायचे आहेत म्हणून हा जो ग्रंथ आहे हा मौखिक परंपरेतला ग्रंथ आहे त्यामुळे या ग्रंथकाराचं लक्ष आपल्याला एखादा शब्द वाचवता येतोय का कारण हा बुद्धीमध्ये जाणार आहे त्याला म्हणायचा येतो सात म्हणून संथा तो गोकून घोकून पाठ करून पुढे जायचा कमीत कमी शब्द त्याच्यात येतील याच्याकडे त्याचं लक्ष आहे त्या ग्रंथ करायचं त्यामुळे हे सगळं फार विस्तार करत असताना इथे तो बघतोय की एक शब्द वाचत आला ना आपल्याला पण सामान्यपणे ती प्रत्यय तो अर्थ दिलाच आहे म्हणून तो, तो स्वतंत्रपणे सांगत सांगत <laughs> टीकाकार मात्र ते सांगू शकतात किंवा आपण कोणी ते करू शकतो गमतीने म्हणायचं तर त्याला देवदत्ताला सगळ्याला आहे पेटंट आहे मराठीत राम राम राम आहे सगळ्या क्रियामध्ये तो वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष काय आंबाच का पुढचं क्रियापद काय आहे मानवकम धर्म मानवकम धर्म किंवा शास्त्रीवा तिथे मात्र आता मानवक हा हा त्याचा उद्देश आहे सरळ सरळ आहे उद्देश नाही ते गुरु जे आहेत ते धर्म सांगतात कोणाच्या उद्देशाने मानवकाचा उद्देश आहे म्हणजे मानवकाला ते कळावं म्हणून ते बोलतात कारण तो जो वेदाध्यायी आहे त्या धर्म वेदाध्यायन करणाऱ्याच पण ज्ञान व्हावं म्हणून ते उद्देशाने धर्माचं ज्ञान करत काय संप्रदाय मानव कम धर्मम गुरुते मानव तसंच शास्त अनुशास त्याला त्याचं शासन कर सांगतो गुरु सांगतो त्याला धर्म म्हणजे काय आणि वेदाध्ययनं करणारे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ही फार जुनी परंपरा आहे ते असं म्हणतात की वेदमधित्य स्नायात एक वाक्य आहे वेदमधित्य स्नायात वेदाचं केल्यानंतर समावर्तन करावं समावर्तन झालं म्हणजे विवाह करावा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा ते म्हणतात अहो असं नका करू मग मी आता एवढं वेदाचं अध्ययन केलं तर त्या वेदाच्या अध्ययनाचं प्रयोजन तरी काय दृष्टप्रयोजन दृष्टप्रयोजन म्हणजे धर्माचं ज्ञान कारण वेद हा त्या बाबतीमध्ये प्रमाण आहे इतर कुठलंही प्रमाण धर्माच्या बाबतीमध्ये नाही वेद हेच सर्वतोपरी प्रमाण आहे कारण धर्म हा विषय असा आहे की जो प्रत्यक्ष अथवा अनमान अथवा इतर कुठल्याही प्रमाणाच्या कक्षेच्या बाहेर आहे तर त्या बाबतीमध्ये केवळ वेद शब्द हाच एक प्रमाण आहे म्हणून मीमांसा कसं म्हणतात तुम्ही वेदाध्ययन केल्यानंतर ठीक आहे या वाक्याचा अर्थ असा आहे की वेदाध्ययन झाल्यानंतर स्नान करावं पण याचा अर्थ लगेच स्नान करून लग्न करावं असं नाही म्हणजे विचार करावा असा असं मी सांगतात म्हणून मीमासा शिका म्हणून आता तो धर्मजिज्ञासा तुम्ही म्हणू शकता मीमांसात वेदाध्ययन करणाऱ्यांना सांगता तसा तो गुरुजी त्याला त्याचं अध्ययन पूर्ण झाल्यावर सांगतात की आता तू जरा धर्माचा विचार करताना धर्मशास्त्र हे अभिप्रेत हेच अभिप्रेष आहे म्हणून तो म्हणावं का शब्द आला तो वेदाचं अध्ययन करणारा आहे वेद शाखाध्यायी आहे तर तू कदाचित त्याचं अध्ययन पूर्ण झालं असावं किंवा मध्ये असावं एक भाग पूर्ण झाला असावा पण त्यावेळेला त्याचे शिक्षक त्याला सांगतात की आता याचा की तू नुसतं नुसतं पाठ केलंस त्याचं काय प्रयोजन आहे कशाच देवतक आहे काय प्रमाण आहे म्हणायचं वेदाच अध्ययन करतो म्हणजे वेद म्हणतो म्हणतो याचा अर्थ तो पूर्ण झाला तो म्हणू नाही शकणार अजून त्याचं अध्ययन व्हायचंय असं होईल स्नातक म्हणत प्रश्नच नाही स्नातक स्नातक हा काय स्नातकापेक्ष स्नात हा शब्द जास्त आहे स्नातक हा आपण केलेला शब्द आहे तर त्या स्नातला क शब्द जोडला क हा प्रत्यय जोडून स्नात एवढंच म्हणायचं हा स्नात म्हणजे सभावरती ज्याने केला आहे जब शादी केली स्नान म्हणजे समावर्तन म्हणजे अध्ययन संपल्याच संपल्याच चिन्ह अच्छा मग त्याच्या पुढे गुरुंचा उपदेश कि आता या अध्ययनाचा काय प्रयोजन असं ते सगळ्याच्यानंतर स्नानाची का आहे म्हणजे अवबृद्ध पण असतं ते यज्ञप्रक्रियेनंतर स्नान मग आता हे आता कळलं की ते अध्ययन पूर्ण झाल्यानंतर स्नान मला माहिती नाही स्नान हा जर प्रक्रियेचा भाग येतो नाही आता मराठीत फक्त स्नान म्हणजे रोज आहे म्हणजे विशिष्ट काही विशिष्ट प्रकार तुम्ही स्नान आहे रोज तुम्ही स्नान करता इथे करायचं ते काही विशिष्ट टप्पा पूर्ण झाला या अर्थाने करायचं म्हणून त्या स्नानाला महत्व आहे मानवकम धर्म असं आहे ना बाकी शास्त्री शास्त्री त्या धर्माचं म्हणजे अनुशासन म्हणजे त्याला सांगतो आचार्य सांगतात धर्म म्हणजे काय नियम शास्त्री याचा अर्थ उपदेश करतो शास म्हणजे उपदेश करणे वेद सांगणार नाही वेद सांगून झाले वेदा घेत हा आता तो त्याला धर्माचा उपदेश करा तुमचं ओके काय शस्त्रांज तो जो देवदत्त आहे त्याच्यावर विजय मिळवतो देवदत्त हा कर्म आहे इप्सिततम आणि दे त्या देवदत्ताकडून तो शंभर रुपये मिळवतो असं सॉरी शत हे त्याचं इप्सितम कर्म आहे आणि देवदत्त हे अपादान आहे शत आणि देवदत्त यांचा वियोग विभाग इथे अभिप्रेत आहे म्हणून तो अपादान सोप्ने देवदत्त पण तो तसा अभिप्रेत नाही काढले असं तुम्ही म्हणाल्यानंतर तिथे अपादान जास्त होईल ठेवले म्हणाला तर अधिकरण नाही खिशात ठेवले पण ते अधिकरण आहे पण काढले म्हटल्यानंतर विभाग आहे ना तिथे खिशात काढले असं नाही म्हणता येणार खिशातून काढले असंच म्हणावं लागेल ते विभागच दाखवा पण तो तुम्हाला दाखवायचा नसेल तर अशा वेळेला तुम्ही देवदत्ताची अकथित कर्मसंज्ञा करून ते अनधी येतं असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती का या वाक्यानुसार देवदत्तम शतम जयती जा जा देवदत्ताकडून शंभर रुपये जिंकले पुढचं जातो काय धाम सुधाम क्षीरातील म्हणून त्याच्या क्षीरनिधी जे आहे हा त्या मंथन क्रियेचं कर्म आहे कोणाचं मंथन करतो हो तो क्षीरसागराच मंथन करतो क्षीरसागराला ढवलतो कशासाठी सुधेसाठी सुधा सुधे। सुधे हे उद्देश आहे संप्रधान आहे मथनात म्हणजे ढवळतो शब्दशार का क्रियापद काय क्रियापद क्रियापदाच्या अनुषंगाने ते ठरेल प्रत्यक्ष क्रियेमध्ये काय होतंय हे बघायचं नाही वाक्यामध्ये तुम्ही कोणता शब्द कोणती कोणता धातू कोणतं क्रियापद वापरतात त्याच्यावर कारकत्व ठरणार आहे मतनादी असं म्हणालात तुम्ही की तिथे क्षीरनिधी त्याचं इप्स सम करणार आहे आणि सुद्धा एक त्याचा उद्देश आहे म्हणजे दुसरं म्हणालात काय की क्षीरनिधीतून सुद्धा मिळाली किंवा निघाली तिथे मात्र मिळवतो तिथे मात्र सुद्धा हे करणार आणि क्षीरनिधी आपवा लागली पण तसं इथे नाही मतनाती एकाच वस्तूला एकाच पदार्थाला भिन्न क्रियांच्या संदर्भामध्ये भिन्न कारकत्वाची योग्यता आहे सगळीकडे सारखी योग्यता नाही आहे जेव्हा तुम्ही ढवळलं असं म्हणता तेव्हा तुम्ही सुधेल तर ढवळू नाही शकत किंवा ढवळू शकाल असं असं करून पण त्यानंतर या वाक्यामध्ये क्षीरणधीच त्यांची योग्य होईल त्या कर्म म्हणून आणि सुधारण्याचा उद्देश शिरनिजीला ढवळून काय मिळवत तुला अमृत अमृतासाठी शिरनदीला ढवळतात अमृता पुढचा धातू आहे मूष मूष म्हणजे चोरणे म्हणून शब्द पण तसं मूशक असा शब्द आहे मूषक हा हे करतो पण तो दीर्घ आहे म्हणा दीर्घ झाला मुषयाचा रस्व याचा अर्थ आहे चोरणे त्यापासूनच झालो काय वाक्य आहे देवदत्तम, नुछा। शाद्तम शाद्तम नुछा। देवदत्तम तो शंभर रुपये चोरतो कोणाकडून देवदत्ता पुन्हा अपधानच आहे असं त्या देवदत्ताला सगळ्या क्रियांमध्ये खूप त्याला व्हरायटी आहे मला अशा रीतीने या बारा धातूंच्या संदर्भातली उदाहरणं इथे संपली <laughs> प्राय हा याच्यात अपदाकारक होतं संप्रदायनही होतं एक उदाहरण अधिकरणाचंही होत पण ही अधिकरणं इत्यादी कारक तिथे तिथे वक्त्याला तशी अभिप्रेत नाही म्हणून त्यांना कर्मित कर्म संज्ञा झाली ते अनधीत असल्यामुळे बारा झाले जातो कर्मयुगित वह चार धातूच्या संदर्भातलं उदाहरण एका वाक्यात सांगतात ग्राम अजाम इथे ग्राम हे त्या नयन क्रियेच अधिकरण आहे अजा हे त्याच कर्म आहे त्या अधिकरणाला अकथित कर्म अशी संज्ञा देऊन त्याला इथे पर्यंत रूप दिलेलं आहे मजा नाही बकरीला बरकर असाही शब्द आहे संस्कृतमध्ये अगदी बरकर बरकर असा शब्द आहे क्रमेलक लक्षात राज्य व्यवहार कोशात रोचत आहे किम क्रमेला आहे मधुरम कद तो, तो, तो, तो मला आणखीन एका ठिकाणी आठवते मला क्रमेलक म्हणजे ते राज्य व्यवहार कोशात हे का रचलं त्याचं उदाहरण सांगताना त्यांनी म्हटलंय की विपशित समत सज्ञ विडंब नाही रोचते किंमय नाही राज्यव्यवहार कोशात आणि अजाशब अजाशब्दाचा अर्थ म्हणजे बरकरी असं आपण दिलेलं आहे बर्करी बरं बरे आणि बकरी याच्यामध्ये खूपच आहे शब्द म्हणजे मध्ये बकरा याचा अर्थ प्राणी एवढाच आहे म्हणजे पशु बशु एवढा पशु एवढा म्हणजे तो पुराणात जेव्हा येतो सूर्य बकरा तर तो तेथे तो प्राणी पशु या बरकरा हा संस्कृत शब्दाचा आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे त्याच्यामध्ये अजा शब्द आहे अजा अजाम एका लोहितशुक्लकृष्णा बव्य प्रजा सृजमाना स्वरूपा अजोयेको युषमाणोनुशेते आणि जहा तेनातभोगाम अजो न्या असा तो एक मंत्र आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की की अज आहे जी लोहित शुक्ल आणि कृष्ण या रूपाने युक्त असलेली अनेक प्रकारची पण सारखी दिसणारी प्रजा निर्माण करते अशा ह्या वक्रीजवळ एक अज राहतो आणि दुसरा अज तिचा अनुभव घेऊन झाल्यानंतर तिला सोडून देतो तिच्याजवळ राहत नाही असा या मंत्रामध्ये एकाच घोषवारा आहे त्याच्यामध्ये आता सांख्यदार्शनिक आहेत सांख्य दार्शनिक ते असं म्हणतात की याच्यातला जो अजा शब्द आहे तो त्यांचा जो सिद्धार्थ अची तर प्रकृती तो त्याचं समर्थन करणारा शब्द आहे कारण अजा याचा योगिक अर्थ काय तिचा जन्म झाला नाही त्यांची जी प्रकृती आहे ती अशीच आहे की तिचा जन्म होती ती, ती उत्पन्न करते पण ती कशाहीपासून उत्पन्न झालेली नाही म्हणून ती अज आहे दुसरं ती लोहित शुक्ल आणि कृष्ण अशा तीन प्रकारच्या प्रजा उत्पन्न करतात चेतन प्रकृती जी ती सत्व रजस आणि तणाव या तीन गुणांनी युक्त आहे त्याचप्रमाणे ती सृजमानपणे निर्माण करण्यात येईल या तीन मुद्द्यांच्या आजार आले आणि जो अज पुढच्या वेळी झालेला आहे तो म्हणजे सांख्य दर्शनाने मानलेला जो पुरुष आहे तत्व आहे त्याचं निदर्शन असं ते म्हणतात सांख्यदार्थ त्याचं खंडन करत असताना शंकराचार्याने हा बरकर हा शब्द वापरलेला आहे परंतु ते असं म्हणतात की इथे हा काही योगिक शब्द घ्यायचा नाही अन्न जे आहे ते वगैरे नाही अजा याचा सरळ सरळ पुरवठा अर्थ घ्यायचा हे काही नाहीतनं जास्त अर्थ वाचू नये असं असं ते सांगतात त्यांना शंकराचार्या म्हणजे म्हणून शंकराचार्याने बर्कर हा शब्द वापरलेला आहे बर्करी असा आपला मुद्दा काय होता काय काय बर बर हा बर करार जो असतो त्याच्यानुसारच आता पुढचं वाक्य काय वाचा रामबजाम राम। नये ती हरती करशती वहती वाहत वाक्य पुढे अर्थ, अर्थ निबंधन आता अशा रीती नाही सांग सोळा हा सोळा जातूंच्या संदर्भातली सोळा वाक्य झाली हा चारही जातूंच्या बाबतीत अकथित अधिकरणच हो का गावामधून गावामध्ये येतो परती याचा अर्थ आणि आणतो असच त्याचा अर्थ आहे हा मग तिथे अपादान म्हणजे गावामध्ये आणतो अपादान होऊ शकेल नाही असं नाही पण अधिकारण पण होईल नाही असं म्हणता येणार गावामध्ये आणतो असावासाठी होतीही होऊ शकेल ते नाही म्हणताय ना हे आहेत अगदी म्हणजे सरकारने बरेच उपक्रम त्यानंतर घेतले शेळी पालन असे आकाशवाणीवर रोज आज सकाळी ऐकतो आम्ही शेळी पालनाच्या संदर्भात सांगायचा मुद्दा असा आहे की अशा रीतीने सोळा धातूंच्या संदर्भात सोळा वाक्य आणि त्यांच्या संदर्भामध्ये अकथित कर्म याची उदाहरण इथे संपली में आता या सोळा उदाहरणांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या क्रियापदामध्ये धातू पुढचा जो तीन प्रचार हा अर्थ सांगणार आहे म्हणजे ही सगळी कर्तरी प्रयोगाची वाक्य आहेत कर्तृवाच्य वाक्य आहे त्याच जेव्हा तुम्ही कर्मणी प्रयोग करा कर्मणी प्रयोग तो कर्मणी प्रयोग करत असताना धातूपुढील जो तीन प्रत्यय आहे त्या तीन प्रत्ययाने जे कर्म उक्त होणार आहे तेथे प्रश्न उपस्थित होईल दोन कर्म आहेत त्या दोन कर्मांमध्ये सामान अधिकरण्य नाही मात्र धातूपुढील जो तीन प्रत्यय आहे त्याने नेमकं कोणतं कर्म उक्त झालं असा प्रश्न लिहिला त्या बाबतीमध्ये हे दोन गट अपेक्षित आहेत त्या दोघांमध्ये वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतो दुह इत्यादी जे बारा धातू आहे त्यामध्ये जे गौण कर्म आहे गौण कर्म त्या गौण कर्माचं अभिधान धातू पुढील तीन प्रत्ययाने होईल आणि रु हे जे चार धातू त्यामध्ये जे प्रधान कर्म त्या प्रधान कर्माचं अभिधान धातू पुढील तीन प्रत्ययाने <laughs> नाही सर तुम्ही सांगता ठीक आहे आणि श्लोकातून ते मोठे व्यक्त श्लोक नाही म्हणूनच हे व्यक्त व्हावं म्हणूनच या श्लोकामध्ये अशी वेगळी रचना केलेली आहे हे या श्लोकात सांगितलं नाही आपण गृहित धरायचं आहे नाही हे आता काय की परंपरेमध्ये म्हणूनच वाक्यपदी यामध्ये असं सांगितलं हे वाक्य असं आहे गवणे कर्मणी दुह्यादे असं वाक्य आहे गवणे कर्मणी दुह्यादे प्रधाने निजु कृष्व हा वाक्य आहे वाक्यपदी आणि ते गृहित धरून ही रचना केलेली आहे पण हे नंतरच आहे ना म्हणून गृहित धरूनच त्यांनी ती गवणे कर्मणी दुह्यालेहेक्यवणे कर्मणी दुह्याधाने निर्हाम गवणे कर्मणी दुह्या प्रधाने निर्हाम्या दुहेदी सगळे दुह्यादीचे बारा धातू दुही आधी दुही जो होता पहिला त्याच्या मुचे बारा धातू दुघाती त्यांच्या बाबतीमध्ये गौण कर्म जे आहे ते धातू पुढील तीन प्रत्याने त्यांच्यामध्ये प्रधान कर्म धातू पुढील तीन प्रत्याने उक्त होईल अच्छा म्हणजे सिद्धांत गौरी वाचवले वाचलं पाहिजे किमान सिद्धांत गुरुनी शिकवणार लागायचाच नाही लागायचंच नाही त्याचं काच नाही एवढं खरं तर अजून कित्येक गोष्टी कळतच नाही त्यामुळे नाही थांबा थांबा थांबा थांबा आता काय की गाम काय पहिलं वाक्य होतं आपलं गाम पयोज पायो याच जेव्हा तुम्ही कर्मणी प्रयोग कराल हा तेव्हा तुम्हाला हे वाक्य प्रत्यक्षात आणावं लागेल याचा कर्मणी प्रयोग करताना तुम्ही म्हणाल दुह्यते असं कर्मणी रूप सुद्धा तुम्ही केलं आता इथे ते या प्रत्ययाने ज्या कर्माचं अभिनंदन झालं तत्वाचक जे प्रातिपदिक त्याच्यावरून तुम्हाला प्रातिपदिकार्थे प्रथमाभिभक्ती करावी लागेल ती कोणतं कर्म आहे ती तुम्हाला ह्या वाक्यावरून कळेल की जे गौण कर्म ते उक्त झालं त्या गौणकर्म वाचक शब्द प्रातिपदिकाच्या पुढे तुम्हाला प्रथमाविभक्ती करावी लागेल म्हणजे गौगू असं म्हणावं लागेल अच्छा गौघू दुह्याचे पया हा हे काय आहे की प्रथमे तरी द्वितीय अर्कच रूप असल्यामुळे तुम्हाला त्यातला भेद पळणार नाही दुसरा काहीतरी शब्द तुम्ही घेतलात तर कळेल पण आता दुग्धमसुद्धा दोन्हीमध्येच अर्कच आहे नुंगा कडेल असं घ्याय आहे द्वितीयच असं समजून घ्या गौ तुते पया अस तुम्हाला म्हणजे गौण कर्म आहे त्यावे त्याच अभिधान झालं कोणामुळे तू गौण का नाही सगळ्या धातूंच्या बाबतीत हे कार्य होत नाही म्हणून मगाची कधी म्हणाले समवेता आहात तो ह्या बारा धातूंमध्ये आहे का ते तुम्ही बघा असेल तर त्याला हे कार्य होई, आमचा असण्याला विरोध नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आत्ता तो याच्यात दिसत नाही तुम्ही घाला त्याच्यामुळे आमचं काही म्हणणं नाही आहे तिथे समवेता हा शब्द आहे त्याच्यामध्ये अव सम अव आणि ती असा धातू संप अव आ ई असा धातू आहे त्याच्यामध्ये आणि म्हणजे ई धातू आहे तर त्या ई धातूच्या संदर्भामध्ये गमना असा त्याचा अर्थ आहे तो या बा बारा धातूंमध्ये दिसत नाही आहे त्यामुळे त्याला हे कार्य कोणा संस्कृतमध्ये झालेलं दा दिसत असं त्याचं स्पष्टीकरण आहे सगळ्या धातूंना हे करता नाही आहे ना काही ठराविकच धातूंना हे करता येईल ते या सोळा धातून मध्ये तोच तो नाही याच्यात सांगत नाही तो असत या सोळा तारीखांमध्ये असत म्हणजे ठोकताळा समजायचं हो असे विद्यार्थी शिक्षकांना आवडतात की ज्यांना की ज्यांना शंखांचा प्रागभाव असतो काही शंकाच नाही खऱ्या शिक्षकांना नाही आवडत तुम्ही म्हणाला ऐवजी गहू या शब्दाचा गहू या शब्दाचा शब्दाशी जर अपाता घेऊन पंचवीस असते आणि त्याच जर करत तर मग पय असा पण तसं शक्यतो वापर होणार नाही तुम्ही गहू याचा अपादान असा वापर करता आहात तो या नियमानुसार जे पाणीनीय वळणार आहे त्या नियमानुसार त्याचं कशाच्या कर्मामध्ये रुपांतर होईल आणि तिथे तुम्हाला इतिहास गोष्टी वापरावी लागेल पण जे अपाडनीय वळणारे आहेत त्यांना तुम्ही का असे ग्रंथ पण आहे अपाडनीयुप वगैरे असे पुस्तक आहे तर ते जर काही वाक्य उच्चारत असतील त्यानंतर कर्मने प्रयोग कसा करायचा हे वाटल्या तर काही अडचण ह्या अडचण येणारच नाही तर जे इष्टुतम कर्म आहेत त्याला सरळ नेहमीच्या नियमानुसार महाधातू विक्रमक झाला नाही असं होईल मग नेहमीच जे इष्टुतम कर्म आहे तेच उक्त होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला वाक्य प्रयत्न करायचं आहे तर पहिला हा हे चुकतो तिथे काही दुसरा पर्याय काही विकल्पच नाही म्हणजे विचारच नाही तो सरळ सरळ सरळ येते संशयाला जागाच नाही अकथित असेल तेव्हा मात्र तेव्हा मात्र काय हा तेव्हा तिथे तुम्हाला संशयाला जागा आहे पण तिथे दोन द्वितीयांत शब्द तुम्हाला दिसत की ज्यांच्यामध्ये सामान अधिकरणी नाही आहे सामान अधिकरणी असताना म्हणजे सुंदरम मोदकम किंवा सुंदरम चित्रम पश्च्यामध्ये काय आहे की सुंदर आणि चित्र ह्याच्यामध्ये सामान अधिकरणी त्यामुळे दोन कर्म आहेत असं नाही म्हणता येणार एकच कर्म आहे असं म्हणता येईल पण या दोन पदार्थांमध्ये जिथे सामान अधिकरण्य नाही तिथे संशय आहे संशय म्हणजे काय तर उभय कोटिक ज्ञान किंवा अनेक कोटिक ज्ञान नानाकोटिक ज्ञान नानाधर्मक ज्ञान म्हणजे संशय एका वस्तीच्या ठिकाणी अनेक ज्याला इंग्रजीमध्ये इन अन इनकॉम्पॅटिबल असं म्हणतात इनकॉम्पॅटिबल जे धर्म एका एक राहू शकत नाही असे अनेक धर्म आहेत असं कळणं त्याला म्हणायचं संशय सगळी वाटत तुमचं सुंदरम चित्रधीसाठी असं म्हणलं सुंदर माणसाचं नावही आहे ना एक्झॅक्टली ah, एका मुलाचं नाव आहे सुंदर तिथे झालं बरोबर तर आपला मुद्दा काय होत कि काय काय हा म्हणजे समानाधिकरण ते आहेत म्हणून तिथे संशय उत्पन्न झाला तिथे नेमकं कोणतं कर कर्म वाच्य करायचं म्हणजे धातूकुढील तीन प्रत्ययाचा अर्थ या दोघांपैकी नेमकं कोणतं कर्म होतं असा संशय तिथे उत्पन्न झाला तो संशय दूर करण्यासाठी म्हणून ते वाक्यला त्याच्यामध्ये निर्णय झाला की हे जे बारा धातू आहेत त्यांच्यामध्ये गौणकर्माचं अभिधान होईल धातूकुढील तीन प्रत्ययाने आणि हे चार धातू आहेत त्यांच्यामध्ये मुख्य कर्माचं अभियान होईल धातू पुढील तीन प्रत्यय नाही पुरल्या काय करायचं त्याचं अनाभिधान होईल त्यामुळे त्याची द्वितीविभक्ती तशीच पाहिजे कळलं हे हा यांच्यामधला फरक आहे म्हणून हे बारा वेगळे काढले आणि चार वेगळे काढले ते हे लक्षात राहावं म्हणून कर्मणी प्रयोग कारण पता चा पता नाही एक उत्तर दे उत्तर है लोगो की जो बोल रे बुद्धी की अवस्था आहेसो कुठ नाही कर सकते के की अवस्था लोक व्याकरण नाही एक मत न व्याकरण विचार समज क्या, है? क्या? एक विचार हैो केसिद्ध वो लो एक ही को भिन्न भिन्न तो सोचते वयम नाही अवस्था मेता हिम है हैरलो कारण नाही लिन यो महत्वपूर्ण कारण है बुद्धी की अवस्था का भेद बुद्धी की जो अवस्था है इसके कारण एकही वस्तू कोन्न भिन्न तयार दे कारण पता नाही पता ने आता अशा रीतीने या सोळा धातूंच हे वर्गीकरण करून राम माहिती असेल त्याला मात्र उलट तिथे मुख्य कर्मचं प्राम करत जो भाषा सामान्यो ग्राम अजानीय ते आता पुढे नॉर्मल आता पुढचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की हे जे सोळा धातू सांगितले त्याचा अर्थ असा आहे की व्याकरणाच्या नियमानुसार जो शब्द उच्चारून एखादा नियम सांगितला केवळ त्या शब्दालाच तो नियम लाभतो म्हणजे त्या शब्दाचं रूप हा त्याचा अर्थ असतो हे आपण बघितलंय मग तो तिथे अर्थ प्रमुख असतो आणि म्हणून केवल शब्दाला कार्य होते समानार्थक जरी अर्थ सारख तरी सुधा शब्दाकार ज्यादा वेगड़ा तो शब्द वेगड़ा होता घट और कलश हूँ जरी अर्थ एक दोन वेगे शब्द है घट हा शब्दाला जे कार्य हो कलश हा शब्दाला अर्थ एक होलच नहीं हा व्याकरणशास्त्रातला पहिला सिद्धांत आपण अगदी सुरुवातीपासून बघतो आहोत सर हा कृषी रकू म्हणतात पंढरगण घेतला कृषी म्हणजे बरोबर त्यामुळे त्याला लागू होणारच नाही नाही तो आणखी तू घरामध्ये हां आंबेड्या बोला हॅलो हो ब मग तुम्ही इथे येऊ नका बापट कथा तब्येत कशी विचारा हा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत अरे एक मिनिट बोल बोलताय हॅलो नमस्कार बरं सोळा धातूंना जे कार्य सांगितलेलं आहे ते केवळ या सोळा धातूंनाच होईल त्यांचे त्यांना होणार नाही हे कशावरून व्याकरणशास्त्रातल्या आपल्या पहिल्या प्रमुख सिद्धांतावरून पण इथे आपण असं अनुभवतोय कि त्या नियमाला थोड बाजूला सारण्यासारख्या घटना भाषेमध्ये दिसत आहेत अर्थ निबंधना कर्मसनिबंधन नुस्ती नहीं है तो ती अर्थ निबंधन है अर्थ निबंधन अर्थाच जे जे धातु आता सही जान क बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये ते कार्य घडेल दुहेर केवळ दुहेरणं त्यांनी जी दिलीत ना ती बघा ती ब्रुची उदाहरणं दिलीत बियाच उदाहरण दिले दीक्ष पुढचं वाच वाचा वाक्य अर्थनिबंध अर्थनिबंधन म्हणजे अर्थ कळला ही यम संज्ञा म्हणजे ही अकथित कर्मसंज्ञा निबंधन याचा अर्थ आश्रित अर्थाश्रित आहे अर्थाधारित आहे निबंधन म्हणजे कारण अर्थ आहे त्याचं कारण आहे शब्द हे त्याच्या निमित्त नाही आहे कारण नाही आहे आणि म्हणून मग ज्या धातूंच्या संदर्भामध्ये असे दुसरे एकाच अर्थाचे दुसरे शब्द दिसतात त्यांच्या बाबतीत पण हे कसं घडतं हे पुढच्या उदाहरणाने सांगताय काय उदाहरण दिलं पुढचं बलिम बलिम याचते वसुधा महत्व तिथे याचतेच्या जागी तुम्ही समानार्थक भिक्ष असा धातू सुद्धा वापरू शकता ही सगळी प्रक्रिया होईल पुढचं वाक्य अशी पुन्हा समानार्थक क्रियापद वापरून ही अकथित कर्मसंज्ञा तिथे कशी येईल ते सांगितलं कर्मणी काय याच्यामध्ये हे जे द्विकारमुख ऋतू आहे ते परीक्षकांच्या दृष्टीने चांगले परीक्षे जे आहे त्यांच्या दृष्टीने फार कटकटीचे समजा परीक्षेमध्ये असा प्रश्न दिला की ज्याच्यामध्ये तीन द्वितीयांत शब्द आहेत आणि प्रयोग केला प्रयोजकाचा के आणि सांगितलं की एक वाक्य बदला तर तिथे अडचण होऊ शकते असे हे द्विकारमुख ऋतू आहे अशा रीती नाही त्रिकर्मकतीमध्ये जे महत्वाचं विधान आहे ते इथे सांग आता पुढचं वाक्य काय आहे पुढचं आधी प्रत्युदाहरण आहे प्रत्युदाहरण आणि त्याच्यानंतर वार्तिक आहे मुद्दासा दिलाय म्हटलंय की प्रकथित आमच्या याचा अर्थ सांगत असताना अपादानादी विशेषही अविवक्षितम कारकम असा जरी शब्द वापरला कौगुदी म्हणून तिथे अविवक्षित कारक पाहिजे नुसतं अविवक्षित नको एखाद्याबद्दल सांगायचं नाही आहे असं नुसतं नको ते कारक पाहिजे म्हणजे क्रियेशी त्याचा संबंध पाहिजे असं जर का म्हटलं नसतं नुसतं म्हटलं नसतं अपादानादिविशेषही अविवक्षित शब्दरूप अकथित कर्मसौज्ञा द्या <coughs> तर मग मानवकस्य पितरम पंथानं पृक्षती या वाक्यामध्ये जो मानवक आहे त्यालासुद्धा तुम्हाला तो अकथित आहे त्याविषयी काही सांगतच नाही आहे कोणा मानवक काही कळतच नाही तो अकथित असल्यामुळे त्यालासुद्धा तुम्हाला कर्मसंज्ञा द्यावी लागली असती अकथित कर्मसंज्ञा आता काय म्हटलं कारक अकथित पण कारकच पाहिजे मानवक हा कारक नाहीये या वाक्यामध्ये मानवक हा कुठल्याही पिढीशी जोडलेला म्हणून उल्लेख केलेला नाही म्हणून त्याला कारक संज्ञा नसल्यामुळे त्याला इथे अकथित कर्मसंज्ञा येणार ना? म्हणून ह्या वाक्यामध्ये कौमुदीच्या वाक्यामध्ये कारके किंवा कारक असा असा शब्द अत्यंत आवश्यक आहे पुढचं वाक्य काय आता का हे वार्तिक आलं वार्तिक इथे न्विकर्मक धातूंच्या संदर्भातलं जे ह्या सूत्राचं विवेचन होतं ते संपलं आता याच संदर्भामध्ये संस्कृतमध्ये आणखीन एक घटना घडते पण ती द्विकर्मक धातूंच्या बाबतीतली नाही आहे अकर्मक धातूंच्या बाबतीतली आहे ते वार्तिक काळाने रोजवून ठेवलेलं वाक्य या सूत्राच्या शिवटी कौमधिकार उपस्थित करत आहे कारण आता इथून पुढचं जे सूत्र आहे सामान्यपणे कर्मसंज्ञा सांगणारी सूत्र आता इथे संप कर्तुरीक्षित तथा कर्म तथायुक्तमचं अनिश्चितम अकथितमचं ही तीन कर्मसंज्ञा सांगणारी प्रमुख सूत्र आहे आता याच्या पुढचं जे सूत्र आहे ते कर्त्याला कर्मसंज्ञा सांगणारं सूत्र आहे प्रतिबुद्धी प्रत्येक शब्दकर्मा कर्म करणं मणीकर्ता सण इथे कर्त्याला कर्मसंज्ञा सांगितलेली आहे बरं का आणि ते प्रयोजकाच्या संदर्भात आहे म्हणजे प्रयोजक नसताना काय होतं की तीन सूत्र कर्मसोधनेच्या संदर्भात होतात म्हणून त्या तीन सूत्रांचं विवेचन संपल्यानंतर त्याच कर्मसोजनेच्या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाचं विधान इथे करणं आवश्यक आहे ते इथे करतायत अकर्मक धातूंच्या संदर्भात अकर्मक धातुविर योगे देशकालो गंतच कर्मसौदेक इथे वाच्यकर्मक धातूंच्या संदर्भामध्ये देशवाचक शब्द काल वाचक शब्द आणि गंतव्य अध्वा भाव आणि भाव भावाचा आहे शब्द कालो भाव भाव आणि गंतव्य अध्वा हे जे चार शब्द आहेत देशवाचक कालवाचक भाववाचक आणि गंतव्य मार्ग तो कदवाचक जे शब्द त्यांना कर्मसोधणे येते आणि कर्म अनभिता असल्यामुळे तृतीय विभक्ती होते ह्या चार शब्दांना काय काय म्हणा कर्मसौज्ञा कर्मसंज्ञातू म्हणत अकर्मक आहे पण तरी सुद्धा तिथे जर का हे शब्द ह्याचे शब्द आले त्यांना ह्या वार्थिकानुसार कर्मसंज्ञा होईल धातू अकर्मक आहे कसं आकर्मक आहे तिथे बघायचं म्हणजे अकर्मकच आहे तिथे अकर्म तो अकर्मक म्हणून कर्मसंज्ञा येणार नाही असं म्हणायचं नाही हे वार्तिक असं सांगते की तिथे पण द्वितीय अभिभक्ती आलेली आम्हाला दिसते उदाहरण बघा पुरुषम कुरु हा देशवाचक शब्द आहे कुरु क्षत्रियांच नाव आहे त्या क्षत्रियांनी युक्त असं जे जनपद त्याला पण कुरु असंच म्हणतात आता तो देशवाचक शब्द झाला म्हणजे तो कुरूच्या देशामध्ये झोपतो हो जे स्वप्न तातुबोध जी क्रिया स्वप्न आहे ती अकर्म काय पण त्यामध्ये फल आणि व्यापार यांचं समान अधिकरण नाही मग आता देशवाचक शब्द कुरु असल्यामुळे जरी ते अधिकरण असलं तरी सुद्धा तिथे कुरुष उपस्थापित असं म्हणायचं नाही कुरून द्वितीय बघुवचन करायचं म्हणजे कर्म अनभिचं असल्यामुळे द्वितीय विभक्ती करायची आणि पुरून सपिती असं म्हणायचं पुढचं वाक्य मास मान असं जातोय हा आकर्मक आहे अर्थातच आणि याच्या संदर्भामध्ये कालवाचक शब्द मास असा आला म्हणजे तो महिनाभर बसतो असं म्हणायचं महिना हा कालवाचक शब्द आहे संस्कृतमध्ये या वचनानुसार त्या कालवाचक शब्दाची मासे या शब्दाची कर्मसंज्ञा होऊन ते अनविच असल्यामुळे त्याला द्वितीयाविमुक्ती करावे लागेल जरी पण हे कालभिन्न किंवा देशभिन्न अशा शब्दांना म्हणा नाही समजा तुम्हाला म्हणा कटे असते असंच म्हणावं लागेल कारण कट हा देशवाचक नाही कालवाचक नाही भाववाचक नाही गंतव्य अद्भावाचक नाही म्हणून तिथे तुम्हाला कटे असते असंच म्हणावं लागेल तिथे कर्मसंज्ञाही करता येणार नाही पण जर का तुम्हाला या चारापैकी कोणी आकर्मक धातूंच्या संदर्भामध्ये वापरायचं असेल तर त्याला ह्या वार्तिकानुसार कर्मसंज्ञा होईल आणि तिथे द्वितीय विभक्ती करावी लागते म्हणून तिथे मासम असते पुढचं वाक्य काय आहे गोदोभ मास्त तिथे भाव आहे क्रिया आहे गो दोभम म्हणजे गायींचं दोघन चालू आहे ती दोघनं क्रिया चालू असताना चालू असेपर्यंत बसतो <coughs> म्हणजे संध्याकाळपर्यंत बसतो त्या विशिष्ट वेळेपर्यंत पण म्हणजे दोघ याच्यामध्ये भाव म्हणजे क्रिया हा अर्थ अभिप्रत म्हणून याव्या शिका प्रस्तुत वार्षिकानुसार है। वो सो दिया दो, शब्द में दोह धातु के बाद आने वाले का जो भाव है वो शेवट से उदाहरण का है क्रोशमस्त गंतव्य अद्वा ज्या जा मार्गावरून जायचं आहे त्या मार्गाच्या संदर्भातलं वाक्य आहे क्रोश हे परिमाणवाचक हा परिमाणवाचक शब्द आहे मार्गाचं परिमाण ज्या ज्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं आहे तो, तो क्रोश म्हणजे कोस ज्याला म्हणतो आपण कोस कोस हे मार्गाचं परिमाण आहे ना काही मला वाटतं ठराविक मैल दोन किंवा अडीच म्हणजे एक कोस म्हणून क्रोशमा असते तो समजा गाडीमध्ये चालू आहे चालला आहे तो एक पोसभर बसतो परत उभा राहतो किंवा दुसऱ्या कोणाला तरी जागा देतो असं काहीतरी येतं चालू आहे सर हे सगळीकडे म्हणजे हे इथे म्हणजे तीन उदाहरणांमध्ये त्याची मासम व मास इथे हे म्हणजे त्याच एक प्रकारे ते परिमाणाचेच हे नाही गोदोहते जब आप सरल सरि इतना सरल परिमाण या आरती ज्यादा परिमाण अर्थ है तो ही तो और चल रहा है।, है? है कि वो कितना समय बैठा है इसका परिमाण क्या है एक महीना अंत में में बाद पता महिना वेदत शब्द नहीं आणि इथे वरच्या त्याच्यामध्ये गंतव्य असं विशेष कारण गंतव्य असं वेगळं हे नाही म्हणजे अधवा नुसतं म्हणून चाललं असतं का आपण म्हणजे म्हणूनच गंतव्य म्हणजे ज्याच्यावरून चालायचं आहे म्हणजेच त्या मार्गाचं विशेषण मार्गाचं वर्णन करणारा शब्द पाहिजे पण म्हणजे ते नुसतं समजा तर आपण प्रत्युदाहरणाच्या नेजर तर म्हणजे तो शब्द नसता गंतव्य हा उस्ता, उस्ता उस्ता शब्द नसता अधवा असा शब्द असतात तर मार्गवाचक कोणता तरी शब्द तुम्हाला घ्यावा लागला असता मार्गवाचक आता क्रुश हा काही मार्गवाचक शब्द नाही आहे क्रुश म्हणजे तुम्ही ज्याच्यावर चालतात ज्याच्यावर जा, तुम्हाला मार्गक्रमण करायचंय त्याच परिमाण दाखवणारा शब्द आहे गंतव्य अधवामध्ये तो त्याच्यात तो परिमाण हा अर्थ अभिगृत कि मार्ग चालुन जाए कि मार्ग आक्रमा है हाँ संग अकर्मक धातु देशकाल गव्योध्व भाव देशकाल गव्योध्वाच कर्मसंज्ञक इति वाच्य कर्मसंज्ञ दिए कथित आमच्या ह्या सूत्रांचं विवेचन इथे संपलं आणि मगच मी म्हटलं त्याप्रमाणे कर्मसौीच जे प्रमुख स्पष्टीकरण आहे ते इथे संपलं आता पुढचं जे आहे ते प्रयोजक क्रियापदांच्या संदर्भामध्ये <coughs> साध्या वाक्यातील कर्त्याला प्रायोजक वाक्यामध्ये खूप प्रति येते काही विशिष्ट अर्थाच्या धातूंच्या संदर्भात ती येते ती कशी येते ते सांग ते आता पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे मोठं सूत्र आहे गतिबुद्धी असं सूत्र आहे ना गतिबुद्धी प्रत्येक साधार्थ शब्दकर्मा कर्म आणि कर्ता हा ठाणाव सूत्र आहे ते मोठं सूत्र आहे त्याचं विवेचन पण बरंच आहे त्याची उदाहरणं पण कठीण आहे ही सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये गृहित धरलेली आहे मी आणि म्हणजे काय आपण सविस्तरपणे बघितलं पाहिजे आपण हा विषय पुढच्या वेळेला घेऊया आज आता इथंच थांबू अजय सावत आलम नमाज स्वली आहे